रिकामी कोंडी चीन चीनमध्ये पिंग नावाचा एक मुलगा राहत होता त्याला फुले खूप आवडत असत त्याने लावलेली सगळी झाडे खूप छान वाढायची आणि त्यांना छान टवटवीत फुलफळंही यायची त्या देशाच्या राजालाही फुले अतिशय आवडायची आपल्या बागेतल्या फुलझाडांची देखरेख तो स्वत करायचा त्याच्या राज्यात सगळीकडे भरपूर फुले असायची आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असायचा एकदा राजानं आपल्या मंत्र्याला सांगितलं मी आता म्हातारा झालो आहे आता मला नवा राजा नियुक्त करावा लागेल राज्यातल्या सगळ्या मुलांना दरबारात बोलवा काही दिवसांनी सगळी मुलं राजवाड्यात जमली राजानं त्यांना सांगितलं हे पहा मुलांनो मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर फुलांच्या बिया देणार आहे त्यातून ज्याच्या झाडाला सर्वात सुंदर फुले येतील तो आपल्या देशाचा राजा होईल मग राजानं सर्वांना बिया वाटल्या लहान पिंगनं आनंदानं बिया घेतल्या घरी घेऊन त्यानं एका कुंडीत त्या बिया लावल्या त्याची खात्री होती की त्याच्या झाडांची सगळ्यात सुंदर फुलं येतील तो रोज त्यांना पाणी घालायचा त्यांना अंकूर फुटण्याची तो अगदी आतुरतेनं वाट पाहत होता होता होता बरेच दिवस झाले पण अंकूर फुटलेच नाहीत पिंगला आता फार काळजी वाटू लागली कुंडीतली माती बदलून त्यानं सगळ्या बिया एका मोठ्या कुंडीत लावल्या पण तरीही अंकूर काही आले नाहीत जवळजवळ एक वर्ष होत आले राजमहालात परत जाण्याचा दिवसही आला सगळी मुले नवे कपडे घालून तयार झाली रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या घेऊन सगळे दरबारात जायला निघाले पिंक फार उदास होता फक्त फ्त मजाच कुत का नहीं आले रिकामी कुंड़ी पहुन सगली मुले मला चिड़व या तला राज माला चिड़वती विचार ने राजमहला जावस वटेना पिंक वडिं तला धीर दटले नेहमी तुझीझे सगतान येसत येस तू कापूर्वक सर्व प्रयत्न के होतेस पुरेसे है जा राजमहालात जाऊन राजाला भेटून ये मुलांनी आणलेली एक न एक फुलझाड राजाना लक्ष देऊन पाहिली मग तो पिंगकडे आला आणि विचारलं तू रिकामी कुंडी का घेऊन आला आहेस पिंग रडू लागला तो म्हणाला तुम्ही दिलेली बी मी लावली होती रोज पाणीसुद्धा घालत होतो पण त्याला अंकुर आलाच नाही मी माती पण बदली तरीही झाड आलंच नाही राजा हसू लागला मुलाकडे पाहून म्हणाला हाच या देशाचा राजा होण्यासाठी योग्य आहे सर्वांनाच आश्चर्य वाटलं राजानं सांगितलं तुम्ही सर्वांनी बी कुठुलतून आणलं ते मला माहीत नाही मी ज्या बिया दिल्या होत्या, सर्व होत्या। त्या सर्व भाजलेल्या होत्या त्यामधून झाड येणं शक्यच नव्हतं पिंकच्या प्रामाणिकपणाचं मात्र मला कौतुक वाटलं